श्री सर्ग आ, सर्ग रामाणे विचार करून तो सर्वात्मा श्रीहरी मंदर पर्वताने जण आपल्या शिखरांसह निघावे त्याप्रमाणे आपल्या परिवारासह क्षीरसमुद्रातून निघाला आणि क्षीरसमुद्राखालील रंध्रातून पाणी शिरू नये यासाठी पाण्याचे स्थंभन करून त्या रंध्राच्या वाटेने खाली जाऊन इंद्राच्या राजधानीप्रमाणे रम्य असलेल्या प्रल्हादाच्या नगरीत जाऊन पोहोचला त्या ठिकाणी प्रल्हाद त्याच्या दृष्टीला पडला भगवान श्रीहरी दैत्य नगरात जाऊन पोहचतात सूर्यप्रकाशाला भिवून घोबडे पळून जातात त्याप्रमाणे त्याच्या ते तेजाने दिपून गेलेल्या दैत्याने पलायन केले तेव्हा चंद्राने आकाशात प्रवेश करावा त्याप्रमाणे श्रीहरीने दोन तीन प्रमुख हसुरांना बरोबर घेऊन आपल्या परिवारासह प्रल्हादाच्या मंदिरात प्रवेश केला त्यावेळी भगवान श्रीहरी गरुडावर बसलेले होते त्यांच्यावर लक्ष्मी चौरी ठरत होते त्यांच्या हातात शंखचक्रादी आयुधे होती आणि सर्व देव ऋषी मुनी त्यांना वंदन करत होते भगवान श्रीहरी प्रल्हादाजवळ गेले आणि हे महात्मा उठ जागा हो असे म्हणून त्यांनी आपला पांचजन्य नामक शंख वाजवला त्याबरोबर दशदिशा दणानून गेल्या त्या, त्या शंखनादाच्या प्रचंड ध्वनीमुळे प्रलयकालच समीप आला आहे अशा भीतीने आणि भ्रांतीने सर्व असुर मंडळी भीतीग्रस्तांनी मूर्छित होऊन जमीन एर तेव्हा मेघांच्या गडगडाटामुळे राजहंसाची गाळण उडते त्याप्रमाणे त्या, त्या दैत्यांची स्थिती झाली विष्णू भक्तांना मात्र मोठा आनंद झाला मेघनादा मुड़ा प्रफुल्लित होता हर्षित मेघ दर्शन बार अर कदम्ब वृक्ष प्रफुल्लित होते प्रल्हाद ही हलूह समाधि उतरना ब्रम्हरंद्रापास उत्थान पावले प्राणशक्ति गंगा समुद्र जाऊन पसरती क्षण सर्व शरीर पसरली सूरया उदय होता प्रभे अखिल भुवनाच आक्रमण करावे त्याप्रमाणे त्याच्या प्राणश्रीने त्याच्या सर्व अवयवांचे आक्रमण केले त्याची चित लिंग देहरूपी दर्पणामध्ये प्रतिबिंबित झाली आणि तिचा इंद्रियामध्ये प्रवेश होऊन चे ती चेत्योनुख झाली राघवा अशा रीतीने ती विषयोन्मुख झालेली त्याची चित आरशामुळे मुखश्री दोन रूपे धारण करते त्याप्रमाणे विषय आणि मन या दोन रूपाने भासमान होऊ लागले प्रात काळी नीलकमले हळूहळू विकास पावतात त्याप्रमाणे चित्ताचा अंकुर उत्पन्न झाल्यामुळे त्याचे नेत्रही विकासोन्मुख झाले प्राणपान वायूंची गती सुरू झाली आणि त्याने शरीरातील सर्व नाड्या जागृत करून त्यामध्ये ज्ञानशक्ती उत्पन्न करताच मंद वायूने कमल हलवावे त्याप्रमाणे त्याच्या देहात किंचित हालचाल सुरू झाली प्राणशक्तीने शरीर भरून गेल्यानंतर निमेष मात्रात पाण्यातील तरंगाप्रमाणे त्याच्या मनाचे खळबळ सुरू झाली नंतर अर्धवट उगवलेल्या सूर्याच्या प्रभावामुळे एखादे सरोवर जसे प्रफुल्लित कमलांच्या योगाने शोभू लागते त्याप्रमाणे त्याच्या शरीरातील नेत्र मन प्राण पूर्णपणे विकास पाहून प्रल्हाद शोभू लागला इतक्यात प्रल्हादा सावध होठ असे भगवान पुन्हा म्हणाले त्याबरोबर मेघाच्या नादाने मयूर जागृत व्हावा त्याप्रमाणे प्रल्हाद चांगला जागा झाला त्याचे नेत्र प्रसन्न झाले मी प्रल्हाद आहे असे त्याला स्मरण झाले तसेच आपल्या पूर्वावस्थेची त्याला बरोबर आठवण झाली असे पाहताच पूर्वी ब्रह्मदेवाला उपदेश केला होता त्याप्रमाणे करायला प्रारंभ केला भगवान म्हणाले हे साधव तू आपली राज्य लक्ष्मी आणि आकृती यांचे स्मरण कर आपल्या देहाचा तू अकाली नाश काय म्हणून करतोय हेयोपाध्येयत आणि संकल्प असा जो तू तु, त्या तुशी शरीरातील इष्टानिष्ट भावाभावामुळे कोणती लाभहानी होणार आहे त्यासाठी लवकर उठ तुला या देहापर्यंत राहायचे आहे तू दा जीवन मुक्त आहेस तथापि उद्वेगरित राहून तुला कल्पांतपर्यंत हे राज्य आणि त्यातील व्यवहार केले पाहिजे अरे कल्पांताच्या वेळी तुझी ही तनु क्षीण झाली म्हणजे घट फुटतास आतील घटाकाश व्यापक महदाकाशात लिहिणे हे निष्पा तू आत्म्याच्या निरतिशय महिम्यामध्ये राहू राहशील ही तुझी तनु ज्ञान संपन्न आणि अत्यंत शुद्ध असून कल्पर्यंत राहून जीवन मुक्तांचे विलास भोगणारे तेव्हा कल्पांती नाश पावणार या तनू तू आजच नाश करू पाहतोस मग काय सध्या कल्पांत समय आलाय की काय परंतु बाबा रे अद्याप कल्पांत खूपच दूर आहे अजून द्वादशादित्य सुद्धा उगवले नाही पर्वतांचे चूर्ण झाले नाही जगताचीही राख रांगोळी झालेली नाही अशा स्थितीत तू आपल्या तनुचा त्याग करायला वेड्यासारख काय म्हणून प्रवृत्त झालायस त्रैलोक्याच्या भस्माने आणि देवांच्या चंचल शिरक कपालाने चिन्हित झालेला कल्पांत काळाचा उन्मुक्त वायू अद्याप लागला नाही असे असता आपल्या देहाचा त्याग करायला तू वेड्यासारखं काय उद्युक्त झालायस था अजून पुष्करावर संज्ञक प्र, प्रलयकालीन मेघातून निघालेला विद्युत प्रकाश जगतोशामध्ये अशोक वृक्ष तिचा कंप होऊ लागून अद्याप पर्वत कडकडात कोसळू लागले नाहीत आणि दिगंबरातील ब्रह्मांड भीती अग्नीच्या योगाने तांबड्या लाल होऊन विदीर्ण होऊ लागल्या नाहीत हे जग प्रलयकाळाच्या प्रचंड मेघाचा तावडीत सापडून नष्ट झाले आहे आणि ब्रह्मा विष्णु रुद्र हे तिघे देवच तेवढे कोसळून पडल्यामुळे आणि सूर्योदय होण्याचे बंद पडल्यामुळे लोकानुक पर्वताच्या शिखरावरून दिशामधील अंतर मोजण्याची वेळ अद्याप आलेली नाही मग तू आपल्या शरीराचा त्याग कशाला करतोस विधीर्ण होणाऱ्या मेरू पर्वताप्रमाणे भयंकर शब्द करत द्वादशातित्यांचे प्रचंड किरण अजून आकाशात संचार करू लागले नाही कल्पांत काळाचे मेघ भीषण गर्जना करू लागले नाही अशा स्थितीत वेगळेपणाने तू आपल्या शरीराचा त्याग काय म्हणून करतोस हे प्रल्हादा चतुर्विध योनीतील प्राण्याने भरलेल्या दश मी गरुड वाहन विष्णू विहार करत असता तू आपल्या देहाचा त्याग करणे उचित नाही हे आम्ही हे पर्वत हे भूतय हा तू हे जग हे आकाश वगैरे सर्व जसेच्या तसे आहे अशा स्थितीत तुझ्या ठिकाणीच तेवढी मरणाची इच्छा शोभत नाही हे प्रल्हादा आता मरण हे कोणाला योग्य आहे असे विचारशील तर सांगतो अरे ज्याच्या ठिकाणी अज्ञान वृद्धिंगत झाल्यामुळे मन व्याकुळ झाले असून था त्या मनाला दुखे तोडून टाकत असतील अशा मनुष्याने मरणाची इच्छा धरावी हे योग्य होत मी कृष आहे मी अत्यंत दुखी आहे मी मूढ आहे इत्यादी अनेक प्रकारच्या भावना ज्याच्या बुद्धीला व्याकुल करून सोडत असतील त्याला मनुष्य शेकडो आशा पाशा बदल झालेला असून चंचल वृत्तीकडून पाहिजे तिकडे ओढून नेला जातो अशा मनुष्याने मरण मागणे उचित आहे ज्याप्रमाणे मूळ व पशु साळी आदी करून धान्यांचे अंकुर खाऊन फस्त करून टाकतात त्याप्रमाणे ज्याच्या हृदयातील तृष्णा विवेकरूपी अंकुर खाऊन हृदय असतील अशा मनुष्याने सुखदुःख रुपी, रुपी फले देत असतील अशा मनुष्याने मरत म्हणावे हे योग्य आहे रोमावली रूपी लताजालाने युक्त असलेला ज्याचा देहरूपी विषवृक्ष कामादे अनर्थ रूपी प्रचंड वायूकडून हलवले जातो अशाला मरणच योग्य आहे आधी व्याधीरूपी दावाग्नीने चंचल अवयवरूपी लताने युक्त असलेले देहरूपी अरण्य दग्ध करून टाकले त्याला मरण योग्य आहे ज्याच्या शरीररूपी वृक्षाच्या शुष्क ढोलीत काम क्रोध रूपी अजगर वास करत आहेत त्याला मरणाशिवाय दुसरी गती नाही मरणाच्या स्वरूपाचा विचार केला तरीही तत्व वेत्याला मरण संभवत नाही कारण देह त्यागालाच मरण असे लोक म्हणत असतात परंतु आत्मा तत्वत सद्रूप आणि अक्रिय असल्यामुळे त्याच्याकडून देहाचा त्याग होण्याची शक्यता नाही आणि देह हा स्वतः जड असल्यामुळे त्याने आपला आपण त्याग करणे ही गोष्टही सर्वथा असंभवनीय म्हणून सत आणि असत या दोन्ही दृष्टीने विचार केला तरी तत्वेत असे सिद्ध होते आणि तत्वज्ञाला स्वात्म ज्ञान झालेले असल्यामुळे त्याच्या ठिकाणी आता यापुढे कोणाचे जीवित शोभादायक होते त्याविषयी सांगतो ज्याचे बुद्धी स्वात्मतर्शनापासून परावृत्त होत नाही अशा यथार्थदर्शी ज्ञानाचे जीवित शोभायमान होते ज्याच्या ठिकाणी अहमभव नाही आणि ज्याची बुद्धी प्रिय आणि अप्रिय भावना होत शोभादायक होते जो आपल्या अंत शीतल आणि रागद्वेषरहित बुद्धीमुळे हे सर्व जग साक्षी रुपाने पाहतो त्याचे जीवित नेहमी शोभत असते जगातील सर्व विषय ताहा रह, असे तत्वता वस्तुत मिथ्या बाह्य विषया न होता ज्यादा चित्त ब्रम्ह चिंतना त्याचे शोभमान्रम्हदृष्टी का आश्रय करते जीवित अपूर्व शोभा देते। जो अपने व्यवहार कर इष्ट विषया हर्षित होनिष्ट विषयानी कष्टी होीवित विशेष शोभा देते। ज्याप्रमाणे एखाद्या निर्मल सरोवर आहेत अशा हंसा पक्षाप्रमाणे खरोखर स्मृ ज्याचे नाव ऐकताच तसेच त्याचे ज्याचे दर्शन किंवा स्मरण होताच सर्व भूताना आनंद होतो त्याचे जीवित धन्य नाही असे कोण म्हणे सारांश हे दानवेंद्रा ज्याचा उदय होताच जनांची हृदके विकास पाहून त्यावर जीव भ्रमर भ्रमर्या घालू लागतात अशा पूर्ण चंद्राप्रमाणे आहला तत्वेत शोभामान होते इतिश्री वासिष्ठ महारामायने उपशम प्रकरणे सर्व एकोणचाळीस सर्ग एक चाळीस श्री भगवान प्रल्हादाला म्हणाले हे प्रल्हादा देहाच्या असे म्हणतात आणि देह स्थैर्य आणि प्राणातकर मन या दोन्ही अवस्था पासून तू मुक्त असल्यामुळे तुझ्या ठिकाणी जगणे कसले आणि मरणे तरी कसले आता तू जगणेच उचित आहे देह त्याग करणे तुला योग्य नाही तसेच अमक्याचे मरण शोभते आणि जीवित शोधते असे जे मी तुला यापूर्वी सांगितले ते ज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी कोणते गुण असतात आणि अज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी कोणते दोष असतात यांचे वर्णन करण्याच्या दृष्टीने सांगितले परंतु हे सर्वज्ञ तुझ्या ठिकाणी जगणे आणि मरणे या दोन्ही कल्पना संभवत नाही ज्याप्रमाणे वायू हा आकाशात असला तरी त्याला चिकटलेला नसल्यामुळे तो आकाश आहे असे म्हणता नाही त्याप्रमाणे देहामध्ये असूनही मी देह आहे ही भावना तुझ्या ठिकाणी नसल्यामुळे तू वस्तुत विदेशीच आहेस आता यावर मी देहस्थ आहे याला प्रमाण काय असे कदाचित तू विचारशील तर त्याचे उत्तर हेच की तुला शीतोष्णादी स्पर्श ज्ञान होत असल्यामुळे ते ज्ञान करून देणारा आत्मा तुझ्या देहामध्ये असलाच पाहिजे यावरही कदाचित पुन्हा तू प्रश्न विचारशील कि आत्मा हा असंघ असल्यामुळे तो स्पर्श संवेदनेचे कारण कसा होईल तर याचे उत्तर इतकेच की वृक्षाधिकांच्या वाढीला आकाशे प्रतिबंधक नसल्यामुळे ते त्यांच्या वाढीला कारणीभूत होते हा सिद्धांत ज्या दृष्टीने आणि जितका सत्य आहे त्याच दृष्टीने आणि तितकेच आत्मा स्पर्श संवेदनेचे निमित्त होतो हे म्हणणे खरे आहे प्रल्हादा तत्वज्ञान झाल्यामुळे तू आता प्रबुद्ध झालायस आत्मबोधामुळे सर्व द्वैताचा एकदा निराश म्हणजे मग देह कोडचा आणि अदेह तरी कोढचा मनुष्य जागृत झाला म्हणजे त्याचा स्वप्न देह सत्य हो वाटतो परंतु तू देहामध्ये स्थिर असलास तरी अज्ञ मनुष्याप्रमाणे देह मात्र नाहीस तर तू चितप्रकाश असून तुझी बुद्धी परमात परमात्मिक परायण झाली आहे अर्थात जे जे आहे ते, ते सर्व तूच आहेस अशी वस्तुस्थिती असल्यामुळे देहा बद्दल त्याच्याबद्दल हर्ष होतो तो देह आणि ज्याच्या पासून विषाद होतो तो अ देह अशा तऱ्हेचा देह आणि अदेह यांच्यामध्ये काही भेद करू लागावे तर जुळत नाही कारण वसंताचा उदय हो किंवा प्रलय भयंकर वारा वाहू लागो प्रिय अप्रिय भावना प्रियवना ज्यादा नहीं अशा तत्व पृथ्वी पर्वत कोलय का मात्र अपने आत्मस्वरूप मध्य खुशाल स्थित सर्व भूते राहोत कि क्षय हो अथवा सर्व वृद्धि पावत तत्वज्ञापस्वरूपलो या देहामध्ये स्थित असणारा परमेश्वर अनात वस्तूच्या क्षयाने त्यांच्या वृद्धीने वृद्धींगालचालीमुळे नष्ट झाला म्हणजे मी त्याचा त्याग करतो किंवा मी असे ग्रहण करतो ही मूर्खपणाची कल्पना कालत्र शक्य नाही प्रल्हादा बाबारे हे करून ते हे करीन हे टाकून हे घेईन इत्यादी मिथ्या संकल्प तत्वविद्यांच्या ठिकाणी नष्ट झालेले असतात ज्ञानीपुरुष जरी सर्व क्रिया करत असतात तरी ते तत्वत काहीच करत नाही कारण ते नित्य अकर्तृपदाप्रद जाऊन पोहोचलेले असतात ज्ञानांच्या अकर्तृत्वामुळे त्यांचे अभोक्तृत्वही अर्थातच सिद्ध होते कारण धान्य जर मुळात पेरले नाही तर पिकाचा संग्रह तरी कोण करणार सारांश अशा रीतीने कर्तृत्व आणि भोक्तृत्व संपले म्हणजे फक्त शांती अवशिष्ट राहते आणि ती शांती वृद्धिंगत झाली म्हणजे तिलाच ज्ञाते पुरुष मुक्ती हे न देता ज्ञानी हे चिद्रूप आणि अत्यंत निर्मल असून आपले परमार्थ स्वरूप व्यक्त करत असल्यामुळे सर्व बनलेले असतात अर्थात ते कोणत्या अहिकत्यक्त फळाचे ग्रहण करणार आणि कोणत्या ग्रहण केलेल्या फळाचा त्याग करणार कशाचा त्याग आणि कशाचे ग्रहण करेल सारांश ग्राह्य आणि ग्राहक यांचा संबंध एकदा क्षीण झाला म्हणजे पूर्ण शांतीचा उदय होतो आणि ती शांती दृढ झाली म्हणजे तिलाच मोक्ष असे नाव दिले जाते अशा स्थितीमध्ये राहणारे तुझ्या सारखे अवयवांच्या क्षय होईपर्यंत वासना रहित बुद्धीने झोपेतून अर्धवट जागा झालेल्या मनुष्याप्रमाणे व्यवहार कर आणि राज्य चालवून प्रजापालन कर आत्मसुखामध्ये निमग्न झालेले पुरुष अनात्म विषय हे बाह्यता कितीही रमणे दिसले तरी कधी त्यात रममान होत नाही आत्म्याचे नित्य सुख लाभले आणि उद्विग्न करू शकत नाही ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्री त्या आपल्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेले मुख ग्रहण करावे आणि कुरूप पुरुषाचे ग्रहण करू नये असा भेद आरसा करत नसतो त्याप्रमाणे तत्वज्ञांच्या चित्तात प्राप्त व्यवहारा व्यवहाराविषयी वैषम्य भाव नसतो ते आपल्या सर्व क्रिया अनासक्त बुद्धीने करत असतात परंतु यावरून आत्म्याच्या ठिकाणी त्यांची अनास्थाच असते असे म्हणशील तर तसे मात्र नाही ते संसारस्थिती संबंधाने निदृष्ट असतात पण आत्मस्वरूपा संबंधाने नेहमी जागृत असतात ते आपले सर्व व्यवहार सुशिक्तित असल्याप्रमाणे राहून लहान मुलाप्रमाणे करतात यासाठी हे महात्मन, तू आतून विष्णूच्या परम पदाच्या स्थितीत राहा आणि बाह्यता ब्रह्मदेवा एक दिवस समाप्त होईपर्यंत गुणसमुखालक्ष उपशम प्रकरणे सर्ग चाळीस श्री वाशिष्ठ रामाला होणारे राघवा जो प्रलयकाळी आपल्या हृदय संपुटात जगदरुपी रत्ने साठून ठेवतो आणि सृष्टी त्या रत्नाचे अद्भुत प्रदर्शन करतो अशा पद्मनाभ हरीने चंद्रिकेप्रमाणे शीतल असेनंतर प्रल्हाद नावाचा देह आनंदित होऊन त्याची नेत्र विकसित झाली आणि मोठ्या हर्षाने तो आपल्या मनातील अभिप्राय बोलून दाखवू लागला प्रल्हाद म्हणाला भगवान मी आजपर्यंत शेकडो राजकार्य करण्यात होईल या संबंधाच्या चिंतनात घडून गेल्यामुळे अतिशय विश्रांती घेत बसलो होतो अहो देवा आपल्याच प्रसादाने मला आता उत्तम स्थिती प्राप्त झाली आहे आणि तत्वबोध झाल्यामुळे मी आता निरतिशयानंदाचा अनुभव घेत राहिलोय समाधी स्थितीत असताना किंवा समाधीच्या उत्थान असलो तरी माझ्या स्वरूप स्थितीचा मी तुला वृत्ती मध्ये पाहत होतो परंतु माझे पूर्वपुण्य उदय पावल्यामुळे आज माझ्या चर्मचक्षुना तुझे दर्शन घडले महेश्वरा एक आकाश हे निर्मल अनंत आकाशाच्या ठाई राहावे त्याप्रमाणे सर्व संकल्परहित अशा या अखंड साक्षात्कार स्थितीमध्ये अंतर्मुखत्वाने मी राहिलो अर्थात समाधीचा आश्रय केला तो शोक मोह वैराग्य चिंता देहत्यागाची इच्छा किंवा संसाराची भीती यांच्या निमित्ताने केलेला नव्हता आता यावर कदाचित आपण होणार की पित्याच्या राज्यात एकांचा नाश हे जे तुझ्या शोकाचे कारण ते लपवण्यात काय अर्थ आहे परंतु त्यावर माझे उत्तर असे की त्यावेळी मी अप्रबुद्ध होतो आणि मला परमतत्वाचा साक्षात्कार झालेला नव्हता परंतु आता मला आत्मसाक्षात्कार झालेला असल्यामुळे आणि सर्व एकच असल्याप्रमाणे दिसत असल्यामुळे शोक कसला न, नाश कसला देह कसला आणि संसार तरी कसला स्वभावात उत्पन्न झालेल्या विश्रांतीच्या ठिकाणी ईश्वरा हाय हाय मी विरक्त झालो मी आता संसाराचा त्याग करतो इत्यादी विचार हर्ष शोकादि विकार उत्पन्न करणारे असून त्यामुळे अप्रबुद्ध लोक व्याकुळ होतात परंतु माझी विरक्ती असल्या अविचारामुळे उत्पन्न झालेली नाही तसेच देहामुळे दुःख आहेत आणि देहाचा था अभाव झाला म्हणजे दुःखाचाही अभाव होईल चिंतारूपी नागिण मूर्खांना दंश करत असते परंतु ती माझ्या मनाला स्पर्शही करत नाही हे सुख हे दुःख हे माझे नाही हे माझे आहे इत्यादी आशयाचे विचार मूढ मनुष्याला ग्रस्त करून सोडतात परंतु ते आत्मवेत्याच्या चित्ताला चंचल करू शकत नाहीत अर्थात दुःखाची निवृत्ती व्हावी सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून मी समाधी लावली आहे असेही नाही मी निराळा हा निराळा अशी अज्ञजनांची वासना असून ती अज्ञानी मनुष्याच्या मनावर आपला पगडा बसवते परंतु तत्वज्ञाच्या मनावर तिचा लेश मात्रही परिणाम होत नाही तसेच हे त्याज्य आणि हे ग्राह्य हा मिथा मिथ्या मनोभ्रम मूर्खाप्रमाणे तत्वेत्याला उन्मत्त करत नाही हे कमलनैनास त्या अर्थी अमुक ग्राह्य ही कल्पना संभवेल तरी कशी हे अखिल जग सत असे ब्रह्म आणि असत अशी माया यांच्या अन्योन्य तादात्म्यामुळे आभास रुपाने दिसत असता त्यात ग्राह्या ग्राह्य किंवा त्याज्या त्याज्या असे काय आहे सार द्रष्टा आणि दृश्य यांचे वास्तविक स्वरूप काय आहे या संबंधीचा विचार करत असता मी स्वभाव आणि होऊन इतका वेळ समाधी स्थितीमध्ये भाव वे वे होतो आणि आता तुझ्या कृपेने व्योत्थान दशा पावलो आहे समाधी काही सर्व आत्मरूप आहे या अनुभवामध्ये मी होतो आणि आता योग्य वेळी मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे तेव्हा हे महादेवा आता तू आज्ञा आद, करशील त्याप्रमाणे वागायला मी सिद्ध आहे पण पुंडरी कक्षा माझे आता एवढेच म्हणणे आहे की ज्या अर्थी तू आज्ञा करशील तसे वागण्याला मी तयार आहे त्या अर्थी आणि शास्त्र लोकव्यवहार यांना अनुसरून मीही तु आता तुझी आता पूजा करतो ती पूजा कृपा करून ग्रहण कर कारण तू जगत्रयाला पूज जायस त्या दानवेश्वर प्रल्हादाने अशात भाषण केल्यानंतर उदयाचलाने पूर्णचंद्राला धारण करावे त्याप्रमाणे आपल्या हातात अर्घ्यापात्र घेतले आणि क्षीरसागरामध्ये वास करणाऱ्या शंखचक्रादी आयुधे धारण करणाऱ्या अप्सरा गणाने आणि देवाने वेढलेल्या दे गरुडावर विराजमान झालेल्या आणि आपल्या विशाल उदरामध्ये तैलक्य धारण करणाऱ्या श्रीविष्णूची यथास्थितीत पूजा केली ज्याच्या रोमरंध्रामध्ये आणि हृदयामध्ये अनंत भूने भ्रमण करत आहेत अशा त्या भुवने केल्यानंतर प्रल्हाद भगवंता पुढे हात धरून उभा राहिला त्यावेळी कमलापुती श्री विष्णू ने भाषण करायला आरंभ केला श्री भगवान म्हणाले हे दानवेश्वरा उठ आणि सिंहासनावर विष म्हणजे मी स्वतः राज्याभिषेक करेन तसेच माझ्या पांचजन्याचा ध्वनी ऐकून या जमलेले सिद्ध साध्यक्षाने त्या प्रल्हादा त्यावेळी पर्वताच्या शिखरावर मेघ शोभावा त्याप्रमाणे तो प्रल्हाद सिंहासनावर शोभू लागला नंतर श्री विष्णूने आज्ञा केल्यावरून त्या ठिकाणी क्षीरसागर आदी सर्व सागर गंगा आदी करून सर्व नद्या सर्व तीर्थ आले तसेच लोकपाल यासह वर्तमान श्री विष्णूने त्याला पुन्हा अभिषेक केला इंद्राच्या अभिषेकाच्या वेळी ज्याप्रमाणे मरुद गणाने स्वर्गामध्ये गायन केले होते त्याप्रमाणे यावेळीही त्याने गायन केले त्यानंतर सर्व सुरासुराकडून ज्याचे स्तवन केले जाते अशा भगवान मधुसुदन देवासुराकडून ज्याची स्तुती स्तोत्रे गायले जात आहेत अशा प्रल्हादा हे निष्पा प्रल्हादा जोपर्यंत ही पृथ्वी आणि हा मेरू पर्वत हे कायम आहे आणि जोपर्यंत ही चंद्र सूर्याची मंडले उदय पावत आहेत तोपर्यंत सर्व गुणांनी संपन्न असलेला तू या राज्याचा अखंड उपभोग घे इष्टानिष्ट फलांचा त्याग करून आणि विषयानुराग भय आणि क्रोध यांनी रहित होऊन सम्यक दर्शन बुद्धीने या राज्याचे पालन कर आत्मसाक्षात्कार संपन्नतेमुळे तुला निरतिशयानंदाची भूमिका प्राप्त झाली परंतु अशा स्थितीत या भोग संपूर्ण राज्यामध्ये स्वर्गामध्ये किंवा भूलोकामध्ये तू आपल्या मनाला उद्वेग वाटू देऊ नकोस तर देशकालानुरूप निग्रह अनुग्रह वगैरे ज्या क्रिया अवश्य केल्या पाहिजे त्या त्या यथायोग्य रीतीने करत जा था पर रात अवकाश दे जाऊ नकोसा रीति ने अति आत्म भाव स्थिर हो फाटालाप्त कर्मे के लिए तुझा आत्मस्थिति के बाधा संसारा वास्तविक स्थिति क्या है तसेच परमांति संपूर्ण ज्ञान तुला तो यासाठी तुला अधिक उपदेशा विकाराने रहित असलेला तुझ्यासारखा राजा राज्य करत असल्यामुळे दानवाना दुःख होण्याचे कारण उरले नाही आणि माझ्याकडून त्यांचा नाश करण्याचे प्रसंग देवावर येणार नाही तसेच वर्षा ऋतू मधील पाण्याने बेसुमार फुगलेली नदी मोठ मोठ्या वृक्ष राजेने आपल्या प्रचंड प्रवाहाबरोबर वाहून नेते त्याप्रमाणे दाना व स्त्रियांच्या नेत्रातून निघालेले अश्रूंचे पूर त्यांच्या कानातल्या पुष्प मंजरीना वाहून नेते अशा तऱ्हेचे प्रसंग यापुढे ओढवणार नाहीत पूर्वे क्षीरसमुद्राचे मंथन होत असताना मंदरांचे थांबताच तो समुद्र शांत झाला त्याचप्रमाणे आजपासून देवदान युद्ध थांबल्यामुळे सर्व पृथ्वीवर शांतता पसरणार आहे यापुढे देवासुराने परस्परांच्या स्त्रियांना बंदीत टाकण्याचा क्रम बंद करून सर्व स्त्रियांना आपापल्या भरत्यांच्या मंदिरात सुखाने कालक्रमणा करू द्यावी हे धनुसूता संसार रूपी कृष्ण पक्षातील रात्रीमध्ये वास करणाऱ्या निद्रारूपी निबिड अंधकाराचा तू निराश केलाय तुझ्या ठिकाणी ब्रह्मात्मा प्रकाश आणि नित्य स्फूर्ती उदित झाली म्हणून राज्यभूंचा उपशम प्रकरणे म्हणाले हे रामा याप्रमाणे बोलून देव मानव आणि किन्नर यानी जो पुष्पांजलीचा वर्षाव केला त्यामुळे गरुडाच्या मागील बाजूच्या पिसावर पुष्पांचा मोठा ढीग बनून त्याने तो भाग अगदी आच्छादून टाकला नंतर भगवान श्री विष्णू हळूहळू क्षीरसागरात गेले त्याने आपल्या समूहेत असलेल्या देवांच्या सेनेला निरोप दिला नंतर एखादा भ्रमर शुभ्र कमलावर बसावा त्याप्रमाणे भगवान श्री विष्णू आपल्या शेषासनावर स्वस्थपणे बसले याप्रमाणे इकडे श्री विष्णू बसले इंद्र आपल्या स्वर्गातील ठिकाणी देवासह वर्तमान निर्भय होऊन राहिला प्रल्हाद पाताळात शांतपणे राज्य करू लागला तसेच त्रिभुवनात सर्वत्र स्वस्थता निर्माण झाली राघवा याप्रमाणे चंद्रबिंबातून प्रसर्या अमृता प्रमाणे शीतलता उत्पन्न जी माणसे ही कथा ऐकतील आणि तिथे विचारपूर्वक मनन करतील ती केवढीही पातकी असले तरी थोड्याच काळात परम पदाप्रत जाऊन पोहचतील या कथेचा सामान्यता विचार केला नाही जर दुष्कृताचा आणि दुष्कृताला कारणीभूत होणाऱ्या अज्ञानाचा नाश होणार आहे तर मग योगयुक्त चित्ताने तिचा विचार केल्यास परमपदाला कोण जाणार नाही अज्ञानालाच पाप म्हणतात आणि ते विचाराने नष्ट होते यासाठी पापाचे मूळ छेदून टाकणारा जो विचार त्याला केव्हाही सोडू नये प्रल्हादाच्या या ज्ञान विचार करणाऱ्या मनुष्याचे सात जन्मांचे पातक सुद्धा निसंशय नष्ट होते श्री रामाने विचारले भगवान महात्मा प्रल्हादा झाले होते तर मग पांचजन्याच्या नागृत कसे झाले तेव्हा म्हटले हे निष्पा रामा या जगात मुक्तीचे दोन प्रकार संभवतात त्यापैकी एका प्रकाराला सदेहमुक्ती आणि दुसऱ्याला विदेहमुक्ती असे म्हणतात आता या दोन मुक्तीमधील भेद एक ज्याची बुद्धी कोणत्याही विषयामध्ये आसक्त होत नाही आणि ज्याच्या ठिकाणची इष्टानिष्ट इस्टा कार्यासंबंधीची स्वीकार किंवा त्या या दृष्टीची इच्छा अजिबात नष्ट झालेली असते अशा पुरुषाची ती स्थिती ही जीवनमुक्ती म्हणून जाणवली ती जीवनमुक्ती जेव्हा सर्व प्रार्थ होऊन पोहोचतेच्या हृदयामध्ये जी वासना असते ती अत्यंत शुद्ध असते ती वासना आसक्ती मलिनपणा इत्यादी विकाराने दूषित झालेली नसते त्यामुळे भाजलेल्या बीजाप्रमाणे पुनर्जन्म रूपे अंकुर कधी उद्भवत नाही जीवनमुक्तांच्या ठिकाणची वासना पवित्र उदार शुद्ध सत्वाबरोबर हृदय पाहणारी आणि आत्मध्यानमय असून ती त्यांच्या ठाई सुषुप्त पुरुषाच्या वासनेप्रमाणे राहते हे रघुवरा हृदयात असणाऱ्या त्या वासनेमुळे प्रारब्ध संस्कार आणि अवशिष्ट असल्यास समाधीमुक्त हजारो वर्षांनंतरही समाधीचे व्युत्थान होऊन देहभानावर येऊन जागृत होता त्याच अंतस्थ शुद्ध सत्वमय वाचनेमुळे भगवान श्री विष्णूने शंखनाद करताच प्रल्हाद जागा झाला आता समाधी काही श्रोत्रेंद्रिय लीन झालेल्या असताना प्रल्हादला शंखनाद तरी कसा ऐकवाला असा प्रश्न तू विचारशील खरा परंतु ते, ते स्पष्टीकरण असे कि हरी हा सर्व भूतांचा आत्मा असून सत्य संकल्पनावर ये हो। वासुदेवाचा संकल्प होताच तत्काळ तसे घडून आले स्वतः कारण शून्य असून अखिल भूतांचे निमित्त कारण होणाऱ्या त्या आत्मदेवाने सृष्टी उत्पन्न करण्याकरता वासुदेवय शरीर धारण केले यावरून हेच दिसते की आत्मदर्शनाने त्या माधवाचे दर्शन केल्याने हे राघवा तू सुद्धा याच दृष्टीचा अवलंब करून नेहमी आत्मचिंतन करत जा म्हणजे तुलाही ते शाश्वत पद प्राप्त होईल हे रामा हा संसार रूपी वर्षा ऋतू दुःखरूपी पर्जन्याचाच नित्य वर्षाव करत असतो ज्या कोणी विचार रूपी सूर्याचे दर्शन करून घेतले नाही अशा माणसांच्या ठिकाणी तो जाढ्य म्हणजे मूर्खपणा किंवा हिव उत्पन्न करतो ही अत्यंत भयप्रद माया विष्णूच्या संकल्पामुळे निर्माण झालेली आहे परंतु ज्याच्याजवळ मंत्र सिद्धी आहे त्याला पिशाचं बाधा होत नाही त्याप्रमाणेच विष्णूच्या कृपेने ज्ञानीपुरुषांना ती माया मुळीच बाधा करत नाही हे राघवा ज्याप्रमाणे अग्निची ज्वायूमुळे निर्व्याज भक्तीने त्या आत्म्याची आराधना केली असता कालांतराने क्षीण होते हे लक्षात ठेवून ईश्वराच्या प्रसादाने प्राप्त होणाऱ्या विचारांच्या योगाने तू ज्ञानाचा लाभ करून घे इति इतिश्री वाशिष्ठ महारामाणे उपशमा प्रकरणे सर्ग त्रेचाळीस श्रीरामाने म्हटले भगवान आपण सर्व धर्म जाणणारे आहात ज्याप्रमाणे चंद्राच्या किरणाने वनस्पती टवटवीत होतात त्याप्रमाणे आपल्या निर्मल वचनाने मी आल्हादित झालोय सुवासिक फुले ही जरी काना अलंकृत करण्यासाठी म्हणून धारण केली तरी ते आपल्या सुगंधाने मनुष्याला सुख देतात त्याप्रमाणे आपली पवित्र मृदुवचने जरी सहजपणे कानात पडली तरी ती मनुष्याच्या चित्ताला आनंद देतात गुरुवर्य पौरुष प्रयत्नानेच सर्व साध्य होते असे ज्या अर्थी आपण पूर्वी मला सांगितले त्या अर्थी मी विचारतो की माधवाच्या वरावाचून आत्मप्रयत्नानेच प्रल्हाद जागृत का झाला नाही श्री वशिष्ठ म्हणाले बा राघवा महात्म्या प्रल्हादाने जे जे प्राप्त करून घेतले ते ते सर्व स्वतःच्या प्रयत्नानेच प्राप्त करून घेतले दुसऱ्या कशाने नाही आत्मा आणि नारायण हे शब्द एकरूप आहेत त्याचा संबंध तीळ आणि त्यातील तेल यांच्याप्रमाणेच अभिन्नतेचा आहे भिन्नतेचा नाही ज्याप्रमाणे वस्त्राला सोडून त्याचे शुभ्रत्व नसते किंवा पुष्पाला सोडून त्याचा सुगंध नसतो त्याप्रमाणे आत्मा व्यतिरिक्त नारायण म्हणून कोणी निराळ नाही कारण जो विष्णू तोच आत्मा आणि जो आत्मा तोच विष्णू हो विष्णू आणि आत्मा हे शब्द विटपी आणि पादप या वृक्ष शब्दाप्रमाणे पर्यायी शब्द आहे प्रल्हाद नामक आत्म्याने आपल्या श्रेष्ठ शक्तीने आपल्याला विष्णू भक्तीमध्ये नियुक्त केले किंबहुना आत्मभूत विष्णूने स्वतः आपले मन विचाराविषयी प्रवृत्त करून आपले असेव्हा स्वतःच्या प्रयत्नाने केलेल्या विचारामुळे मनुष्याला आत्मभूत होतो तर केव्हा केव्हा भक्तीरूपी प्रयत्नाने प्रसन्न झालेल्या विष्णूच्या देहाद्वारा मनुष्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते परंतु ते कसेही असले तरी आत्मज्ञान होण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांची आणि विचाराची आवश्यकता आहे या शंकाने कारण ईश्वराची पुष्कळ दिवस आराधना केली आणि त्यामुळे तो अत्यंत संतुष्ट झाला तरी सुद्धा तो अविचारी पुरुषाला ज्ञानदान करत नाही सरमश स्वतःच्या प्रयत्नापासून उत्पन्न झालेला विचार हाच आत्मदर्शनाचा मुख्य उपाय आहे वरप्राप्ती इत्यादी उपाय हे गौण होत यासाठी हे राघवा तुम्ही गौण उपायांचा अवलंब न करता मुख्य उपायाचाच अवलंब कर प्रथमतः तू आपली पाचही इंद्रिये बाह्य विषयापासून परावृत्त कर आणि स्वस्वरूपाचा कोणाही मनुष्याला जे जे काही प्राप्त होते ते त्याच्या शुभ आचाराचे फल असते दुसऱ्या कशाचे नसते म्हणून पौरुष प्रयत्नाचा आश्रय करून इंद्रियरूपी पर्वत ओलांडून आणि संसार समुद्र तरून परमपदापर्यंत जाऊन पोहोच मनुष्याने स्वतः उद्योग केल्या जर त्याला ईश्वराचे दर्शन होऊ शकत असते तर पशु पक्षी इत्यादी कि नसता का तसे शिष्याने प्रयत्न केल्या जर गुरु त्याचा अज्ञानातून उद्धार करू शकत असता तर उंट बैल वगैरे जनावरांना सुद्धा त्याने आत्मज्ञाने केले असते आणि मुक्तीला नेले असते तात्पर्य हरिप्रसन झाला गुरुची प्राप्ती झाली किंवा मनुष्याजवळ पुष्कळ खरा लाभ होणे शक्य नाही जो लाभ व्हायचा तो स्वतःच्या प्रयत्नाने होतो परम पुरुषार्थाची प्राप्ती होते अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगे इंद्रियरूपी सर्पांना कह्यात आणल्याने जर परम पुरुषार्थाची प्राप्ती होत नसेल तर त्रिभुवनातील कशानेही प्राप्त होणार नाही म्हणून हे रामा तुही आत्म्याची आरा करून घेस्त्राचा विचार यांच्या पासून दूर पडणाऱ्या म्हणजेच हे कष्ट ज्यांना करायला नको अशा मूर्खांना काहीतरी सन्मार्ग लावून देण्याकरताच विष्णू भक्तीची योजना करण्यात आलेली आहे शास्त्राभ्यास आणि पौरुष प्रयत्न हेच आत्मज्ञानाचे मुख्य उपाय असून ते ज्यांना अर्चनावून कारण इंद्रिय जे असेल तर पूजनाचे निराळे फळ ते कोणते मिळाले बरे इंद्रियांना जिंकण्याचे काम होत नसेल तर पूजनापासून तरी कोणते फळ प्राप्त होणार आहे सारांश विचार आणि उपशम यांच्या वाचून हरीची प्राप्ती होणे केव्हाही शक्य नाही विचार आणि उपशम करून घ्यायचे असते तेव्हा रामा तू आपल्या चित्ताला विचार आणि उपशम याने परिपूर्ण कर हे कार्य एकदा सिद्ध झाले म्हणजे तू सिद्ध झालास असे समज परंतु तुला ही गोष्ट करता येत नसेल तर तुझी योग्यता रास आपल्या स्वतःच्या चित्ताची का सर्वांच्या हृदयात विष्णू स्थित असताना त्याची आराधना करण्याचे टाकून दे बाहेरच्या विष्णूच्या पूजा करतात अशा ना नराधम हे नाव देऊ नये तर दुसरे नाव कोणते द्यावे हृदयरूपी गुहेमध्ये वास करणारे चित्तत्व हेच आत्म्याचे मुख्य आणि सनातन शरीर आहे शंखचक्र गदाधारी अशी त्याची आकृती गौण होय अर्थात जो मनुष्य मुख्य गोष्ट सोडून गौण गोष्टीच्या नादी लागतो तो सिद्ध अमृताचा त्याग करून धान्य पिकवून सिद्ध करण्याची व्यर्थ खटपट करतो असेच म्हणायला हरकत नाही हे रघुनंदना ज्याला आत्मत चमत्काराची स्थिती प्राप्त करून घेता येत नाही तो वेळाच म्हणावा लागेल ज्याला आत्मानात्म विवेक म्हणजे काय हे समजत नाही अशा अज्ञानाने मोहित झालेल्या मनुष्याने शंखचक्र गदाधारी विष्णू मूर्तीची पूजार करावी हे योग्य आहे अशा पूजनाने आणि वैराग्यकारक तपाच्या योगाने मनुष्याचे चित्त मोठ्या कष्टाने आणि निर्मळ होते परंतु विवेक आणि अभ्यास यांची स्थिती अशी नाही अशा प्रकारच्या साधनांचा निरंतर अभ्यास करत गेल्यास एखादा हळूहळू शत्रुदम रामा शास्त्रामध्ये सुद्धा हरिपूजनादी भक्तीच्या निमित्ताने जे फल मिळत असल्याचे वर्णन करण्यात येते ते ही आत्मा स्वसंकल्पानेच प्राप्त करून घेतो तसेच विष्णूचा वर मिळणे हे सुद्धा स्वतःच्या उत्तम, उत्तम भूमी हेच असते त्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ दशांचे आणि चिरका टिकणाऱ्या संपत्तीचे उगमस्थान स्वतःचा मनोनिग्रह हेच होय सगरपुत्राने पृथ्वी खंडली आणि देवासुराने मंदर पर्वताची रवी करून मंथन केले परंतु हे सर्व मनोनिग्रहाच्या जोरावरच केले कारण महतकार्य साध्य करून घेण्याला मनोनिग्रहाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही जोपर्यंत मनोरूपे खवळलेला महासागर शांत झालेला नाही तोपर्यंत मनुष्याना हजारो जन्ममरण परंपरांच्या फेऱ्यात अडकून भ्रमण गत्यंत नाही ब्रह्मा विष्णू इंद्र रुद्र वगैरे देवांची दीर्घकाल आराधना केली आणि ते प्रसन्न झाले तरी त्या दयाळू देवांना मुक्त करता येत नाही आंतरबाह्य विषयांचा मनाने त्याग करून जन्मक्षय होण्याकरता विलंब न लावता आज अशा संविध रूपाचे एकाग्रतेने चिंतन कर अशा रीतीने तू जर आंतरबाह्य विषय निर्मुक्त झालास आणि आपल्या सच्चित, सच्चित रूपाशी तदाकार होण्याचा अभ्यास करत गेलास म्हणजे तुला नित्य निरतिशयानंद अपो अप्राप्त होई, आणि त्या आनंदाचा तू निरंतर उपभोग घेत राहिलास म्हणजे तू जन्म नदीच्या पहिला दिलास निशय जाऊन पोहचशील इथे श्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्व सर्ग चव्वेचाळीस श्री वशिष्ठ म्हणाले रामा ही संसार माया अपरिमित भ्रांती उत्पन्न करणारी असून ती केवळ चित्रदयाने क्षीण होते दुसऱ्या कोणत्याही उपायाने क्षीण होत नाही या जगनमाया प्रपंचा वैचित्र तुझ्या बुद्धीवर चांगले ठसावे यासाठी मी तुला पुढील इतिहास सांगतो आहे तो इतिहास लक्षपूर्वक आहे या भूपृष्ठ भागावर कोसल नावाचा एक देश आहे ज्या प्रमाणे त्या मेरू पर्वतावर कल्पवृक्षांची समृद्धी आहे त्याप्रमाणे श्रोत्रीमंत धर्मच होता लहानपणापासूनच तो अतिशय विरक्त असल्यामुळे तो, तो निष्कलंक आकाशाप्रमाणे शोभत असे एकदा काही इष्टकार्याच्या निमित्ताने आपले बांधव सोडून देऊन तपाचरण करण्याकरता तो, तो अरण्यातून जाता जाता तारकाखित प्रवेश करावा त्याप्रमाणे कमलाच्या योगाने रमणीय दिसणाऱ्या एका सरोवराजवळ पोहचला आणि श्री विष्णूचे दर्शन होईपर्यंत त्या सरोवराच्या जलात तप करण्याचा निश्चय करून पर्जन्यकाली कमलाने पाण्यात बुडून राहावे त्याप्रमाणे त्या, त्या सरोवरातील पाण्यात तो आकंठ बुडून राहिला अशा स्थितीत आठ महिने लोटले तरी त्या शौरीचे किं विष्णूचे दर्शन न झाल्यामुळे सूर्याच्या वियोगामुळे घरातील कमले तोडला नाही या प्रकारे काही दिवस लोटले आणि नंतर उन्हाने संतप्त झालेल्या भूतला शांत करण्याकरता कृष्णवर्ण मेघाने यावे त्याप्रमाणे उग्र तपश्चरेच्या योगाने तापलेल्या त्या ब्रह्मांडाकडे हरी आपण श्री भगवान म्हणाले हे श्रेष्ठ विप्रा तपोवृक्षकडून मागून ये गाधी म्हणाला भगवान जगातील असंख्य प्राण्यांच्या हृदकमातील जणू भ्रमर आणि त्रिभुवन रुपी कमलिनीचे जण सरोवर अशा आपणाला माझा नमस्कार असो भगवन आपल्या आत्मस्वरूपामध्ये भासमान होणारी आणि सर्व जगाला भ्रम उत्पन्न करणारी मा, माया पाहावी अशी माझी इच्छा आहे तेव्हा ती माया मला कृपा करून आपण दाखवा हीच माझी आपल्याला प्रार्थना आहे नंतर श्री वशिष्ठ म्हणाले राघवा त्या ब्राह्मणाने अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर हे गाधी माझी माया तुला दिसेल आणि ती पाहिल्यानंतर तू तिचा त्यागही करशील असे भगवान विष्णू म्हणाले आणि आकाशातील गंधर्व नगराप्रमाणे अंतर्धान पावले भगवान श्री विष्णू अदृश्य झाल्यानंतर तो विप्रश्रेष्ठ पाण्यातून वर आला आणि इच्छित प्राप्त झाल्यामुळे क्षीरसागरातून निघालेला तो शीतल आणि निर्मल चंद्रच असा भास ज्याप्रमाणे चंद्राच्या दर्शन स्पर्शनाने कमल प्रफुल्लित होते त्याप्रमाणे श्रीहरीच्या दर्शन सुखाने आनंदित झालेल्या त्या गाधी ब्राह्मणाचे काही दिवस त्या आरण्यात आपली ब्रह्मकर्मे यथोचित करण्यात निघून गेले पुढे काही काळाने गाधी ब्राह्मण एकदा प्रफुल्लित कमलाने भरलेल्या तेथील सरोवरात स्नान करण्यासाठी उतरला असता भगवान विष्णुने तू माझी माया पाहशील असा तो दिला होता त्याचे त्याला स्मरण झाले एखादा महर्षी योग बला भूत भविष्याचे ज्ञान करून घेण्यासाठी त्याचे मनाने चिंतन करतो त्याप्रमाणे तो गाधी त्या भगवत वाक्याचा विचार करू लागला नंतर स्नान करताना त्याने अगमर्षण मंत्राचा जप करत दर्भाने पाणी ढवळण्यास आरंभ केला इतक्यात त्याच्या बुद्धीला भ्रंश झाला आणि प्रणवादी मंत्राचे विस्मरण होऊन त्याला पाण्यामध्ये पुढील विलक्षण प्रकार दिसू लागला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एखादं बंद झाली त्याच्या अवयवांचे चलनवलन निर्वाध प्रदेशातील केळीच्या झाडाप्रमाणे अजिबात थांबले वृक्षाच्या रसहीन पानामुळे त्याचे मुखम्रान झाले कमला प्रमाणे शरीर शुष्क झाले प्रात आकाशातील झाले आणि आवर्षणाच्या योगाने एखादा गाव उद्धवस्त होऊन धुळेने भरून जावा त्याप्रमाणे त्याच्या शरीराचे सर्व अवयव मलिन झाले होते ज्याप्रमाणे कुरर पक्षी एखाद्या वृक्षारपासून किलबिल शब्द करतात त्याप्रमाणे आपले आपण शवाभोती जमून खून दुःखाळ करत बसले होते एखाद्या सरोवरा फुटून त्यातील जर्जर झालेले अशी आपली पत्नी पायापाशी बसलेली आहे मोठमोठ्याने गुंजारव करणाऱ्या भ्रमराप्रमाणे दीर्घ स्वराने रुदन करणारी माता थोडी दाढी वाढलेले पुत्राचे मुख कुरवाळत तेथे जवळ बसली आहे तसेच आपले इतर आपण मुद्रेने अश्रू ढरताच्या संयोगाचे पर्यवसन वियोगात होते असा न्याय असल्यामुळे वियोगाच्या भीतीने संयोग टाळण्याकरताच जणू काही त्याचे हात अगदी अवयव अस्थाव्यस्त झाले असल्यामुळे ते, ते, ते कोणी परकेजन की असा भास पुरुषाप्रमाणे एवढ्या वेळपर्यंत आपले जीवित व्यर्थ गेले असे म्हणत उपहासपूर्वक हसतच आहे की काय असा भास होत होता ते शव एखाद्या मातीच्या पुतळ्याप्रमाणे मनिवृत्तीचा अंगीकार करून जण मौन धर्ण, मौन धरून ध्यान करत आहे किंवा कायमचे झोपे गेले आहे किंवा पूर्ण विश्रांती सुखानुभवत आहे अथवा निद्रेचे सोम करून आपल्यावर अधिक प्रेम कोणाचे आहे आणि कोणाचे कमी आहे हे त्यांच्या दुःखोद्गारावरून आजमावून पाहण्याकरताच जण बांधवांचे विलाप एकाग्रमानाने श्रवण करत आहे असे वाटत होते नंतर दुःखाने आक्रोश करणारे शोक करता करता आणि अश्रूंच्या प्रवाहातीर्घरात रुदन करणारे हळूहळू जणू काही त्यांनी त्याचे प्रेत स्मशानात नेले ते स्मशान ठिकठिकाणी रक्त मांस वसा यांच्या चिखलाने माखलेले होते त्यामध्ये जागोजाग शुष्क झालेले शेकडो हाडांचे पिजरे पडलेले दिसत होते तेथील आकाशात गिझाडांच्या झुंडीच्या झुंडी मेघाप्रमाणे घालत असून त्यामुळे अंधकाराला पळून लावले होते कोल्यांच्या अभद्रमुखातून निघणाऱ्या ज्वालांच्या योगाने तेथील भूमी धुरकट दिसत होती त्या स्मशानात रक्ताच्या नद्या वाहत असून त्यामध्ये कंक कावळे वगैरे पक्षापैकी कित्येक पक्षी स्नान करत होते तर मध्ये कित्येक ठिकाणी लावला आणि पूर्वी ज्या प्रमाणे समुद्राने आपले उदक वळवाग्नी मध्ये जाळून टाकले होते त्याप्रमाणे त्याने आपल्या बांधवाचे ते प्रेत अग्नीमध्ये भस्मसात करून टाकले ज्वाला लागून, डू लागले त्यातून कटकट असे ध्वनी येऊ लागले आणि प्रेतातून निघणारी दुर्गंधी आकाशातील मेघापर्यंतवर पोहोचली सारंश ज्याप्रमाणे एखाद्या हाती वेळूच्या वनाचा क्षणात विध्वंस करतो त्याप्रमाणे अग्निनारा रस करतो आहे चूर्ण सर्ग, <coughs> <coughs> सर्ग पंचेचाळीस <coughs> श्री वशिष्ठ म्हणाले हे रामा सरोवरातील उदकामध्ये अघमर्षण करत असलेल्या गादीची बुद्धी संकल्पाने कलंकृत झाल्यामुळे त्याला आपला मृत्यू आणि पुढील जन्म त्या उदकामध्ये दिसला त्याच्या निर्बल आत्म्यामध्येच त्याला, आत्म्या त्याला पुढील सर्व अमंगल गोष्टी दिसू लागल्या देशाच्या सीमेवरील एका बाहेरील अंत्यजच्या वस्तीत आपण एका चांडा स्त्रीच्या उदरात प्रवेश केला आहे आपले कोमल गर्भवास मध्य अपने को चांडा स्त्री ऐसी उदरत कामल पिंड कष्ट बाहर पड़ा है क्रमक्रमा चांडाला घर रात त्याच्या प्रेमाचा विषय झालो आणि यमुनेच्या प्रवाहात पडलेल्या कमलाप्रमाणे करत आहोत वर्षे लोटली पुढे त्याला सोळावे वर्ष लागताच त्याचे अंग काळ्या कुट्ट मेघाप्रमाणे ध्रष्टपुष्ट झाले मग तो कुत्र्यांचा परिवार बरोबर घेऊन मृग या करता रानोरान फिरू लागला आणि लक्षावधी मृग मारून त्याने किरात वृत्तीचा आश्रय केला नंतर तमाल वृक्षांचा आश्रय करणाऱ्या लतेप्रमाणे दिसणारी एक चांडाल कन्या त्याने वरली तिथे स्तन पुष्पगुच्छाप्रमाणे आणि हात नूतन पल्लवाप्रमाणे ती चांडाल कन्या कारिकुट तिची स्वभावता शुभ्र असलेली दंतपंक्ती कधीही घासली नसल्यामुळे मलिन झालेली दिसत होती तिथे अवयव नवपल्लवांचे अनुकरण करत होते अशा त्या नव्या स्त्रीला एखाद्या काळ्या भ्रमरीवर आसक्त होऊन पुष्पांनी भरलेल्या वनात संचार करतो त्याप्रमाणे नित्य नवे विलास करत त्याने अरण्यातून संचार केला आपल्या नूतन कांत्य बरोबर अरण्यातील वृक्षावरील पाने आणि लता यामधून विलासुख अनुभवत असताना प्रत्यक्ष विंध्या विंध्यारण्याच्या रूपाने पुरुषाचा आकार धारण केलाय की काय असा भास होऊ लागला त्याने आपल्या पत्नी सह लता विश्रांती घेतली पर्वताच्या दर्यातून निद्रा सुखान भोर रात्रीच्या रात्री घालवल्या रात्री आणि वृक्षावरील पानांच्या ढिरामध्ये झोप घेतली तसेच वृक्षांच्या गर्द झाडीमध्ये घराप्रमाणे वस्ती केली त्या जोडप्याने किंकिरत वृक्षाच्या मंजिरी अंगावर धारण केल्या माला गराद केवडा आम्र के उतरणी हवा खात यथेच्छ भ्रमण केरणी सर्व रहा पशु ऐसी शिकार कर शास्त्र पंडित बनला कालातराने खदीराला काटे उतरून व्हावे त्याप्रमाणे जे स्वभावने अत्यंत क्रूर आहेत आणि ज्यांची चरित्र ऐकताना अंगावर शहरे उभे राहतात अशा प्रकारचे आपल्या अंकुर असे अनेक त्या चांडा तरुणाला झाले या पुत्र कलत्र संपन्न असलेला तो चांडा तरुण हळूहळू तारुण्यावस्था संपवून म्हातार झाला आणि एखाद्या वृष्टीहीन भूभागाप्रमाणे जर्जर होऊन गेला नंतर आपल्या भूतल मंडल भूतमंडल नामक जन्मभूमीमध्ये परत येऊन आणि गावापासून दूर अंतरावर पर्णकुटी बांधून तो त्या ठिकाणी एखाद्या मुनीप्रमाणे राहू लागला आणि तो वृद्ध चांडार ज्यातील रस शुष्क झालेले अशा एखाद्या खड्ड्यातून उत्पन्न झालेल्या तमाल दिसू लागला अशा रीतीने तो चांडार आपल्या गृहस्थाश्रम चालवत असताना त्याचे कुटुंबही मोठ्या भरभराटे चढले त्या कुटुंबातील व्यक्तींची नावे त्यांची भाषणे त्यांच्या क्रिया क्रूरत्व दर्शक होत्या अशा रीतीने त्या गाधी ब्राह्मणाने भ्रमामध्ये आपली स्थिती पाहिली सर्व चाडदारांपेक्षा आपण वृद्ध झालो असून आपल्या कुटुंबाचा विस्तार अति वाढलेला आहे असे त्याला दिसून आले पुढे रानातील वृक्षाखाली पडलेली पाने जशी पावसाच्या सरीने वाहून नेली जातात त्याप्रमाणे त्याच्या कुटुंबातील माणसे एकामकूने मृत्यूने ओढून नेली यामुळे एखाद्या हरिण शोकग्रस्त होऊन आपल्या कळपातून अश्रू गाळत भटकू लागतो त्याप्रमाणे तो अरण्यामध्ये उदास वृत्तीने भ्रमण करू लागला अशा शोकमग्न स्थितीत काही दिवस गेल्यानंतर एखाद्या शुष्क झालेल्या सरोवराचा हंसादे पक्षी त्याग करतात त्याप्रमाणे त्याने स्वदेशाचा त्याग केला आणि वायूने प्रेरणा केल्यामुळे मेघ जसा आकाशात इतर संचार करू लागतो तशाच पद्धतीने तो पराधीनपणे देशोदेशी भ्रमण करू लागला अशा प्रकारे फिरता फिरता आकाशात संचार करणाऱ्या नभेश्वराला एखाद्या उत्तम विमान दिसावे त्याप्रमाणे त्याला एकदा कीर लोकांची ऐश्वरसंपन्न राजधानी दिसली ते राजधानीतून जात असतात ज्या मधून वृक्ष लता स्त्रिया नृत्य करत असून त्यावर रत्नांचे चंदन आगरु यांचा सर्वत्र घमघमाट सुटला आहे सामंत स्त्रिया नागरिक वगैरे जनसमूहांची ज्या ठिकाणी गर्दी उसळली आहे अशा तऱ्हेच्या स्वर्गातील रस्त्यालाही लाजवणाऱ्या राजमार्गाच्या मध्यभागी तो जाऊन पोहोचला त्या ठिकाणी अलंकार घालून शृंगारे आणि मेहरूप्रमाणे दिसणारे खाती आपल्या समोरून येत आहे असे त्याला दिसून आले ज्याप्रमाणे एखादा रत्न परिक्षक रत्नाच्या राशीमध्ये चिंतामणीचा शोध करत असतो त्याप्रमाणे त्या, त्या देशाचा राजा मरण पावल्यामुळे दुसऱ्या राजाची निवड करण्याकरता तो मंगलकारक खाती राजमार्गातून इतरतः संचार करत होता तो पाहू आणि एखाद्या प्रचंड पर्वता प्रमाणे दिसणार्या कौतुकाने मेरू पर्वताच्या तटाने सूर्यबिंबाला मोठ्या आदराने आपल्या मस्तकावर धारण करावे त्याप्रमाणे त्या हत्तीने त्या चांदाला सोंड्याने उचलून आपल्या गंडस्थळावर नेऊन बसवले त्याबरोबर कल्पांत काळाचा मेघ आकाशात आरुढ होताच समुद्र गर्जना करू लागतो त्याप्रमाणे जिकडे तिकडे मंगलवाद्यांचे जय ध्वनी सुरू झाले आणि आमच्या राज्याचा जय जयकार असो असा प्रभात काळी जागृत झालेल्या पक्ष्यांच्या किरबिला प्रमाणे भासणारा एकच प्रचंड ध्वनी उत्पन्न होऊन तो सर्व देशांमध्ये दे दुमधुमून गेला आणि सर्व नागरिकांचे इच्छित मनोरस पूर्ण झाले तदनंतर समुद्राच्या काठावर आदळणाऱ्या लाटांची गंभीर गर्जना ऐकू यावी त्याप्रमाणे राजवाड्यातील बंदीजनांचा कोलाहल सुरु झाला इतक्यात समुद्राचे चा मंथन चालले असता मंदार पर्वताच्या सभोवर त्या समुद्रातून उसळणाऱ्या लाटांचा गराडा पडला होता त्याप्रमाणे त्याच्या सुंदर स्त्रियांचा गराडा पडला आणि त्याला शृंगारू लागल्या ज्याप्रमाणे समुद्रांचे किनारे लाटांच्या रंगाने आपल्या तटावरील पर्वतांना व्यापून टाकतात त्याप्रमाणे त्या, त्या तरुणीने त्याला निनिळ्या रत्नाहाराने भारून टाकले आणि त्या नानाविध रत्नांची प्रभा चहोकडे फाकून सूर्योदय भास होऊ लागला ज्याप्रमाणे वर्षा कालातील पर्जनवृष्टीमुळे अरण्यातील पर्वताच्या शिखरांना पाण्याच्या पुराने भिजून टाकले जाते त्याप्रमाणे सुंदर स्त्रियांनी हिमबिंदूच्या कणामुळे शीतल भासणाऱ्या पुष्पांच्या माळांनी त्या नूतन राजाचे अंग झाकून टाकले ज्याप्रमाणे वसंत ऋतूतील विकसित पुष्पाने आपल्या चंचल पल्लव रुपी वनाला अलंकृत करावे त्याप्रमाणे त्या, त्या स्त्रिया विचित्र रंग आणि सुगंध या नियुक्त असलेल्या फुलाने पर्वत आपल्या ठिकाणच्या निरनिळ्या धातूंच्या प्रभाजाला आकाशाला लिप्त करतो त्याप्रमाणे त्याच्या अंगाला नाना प्रकारची सुगंधी उठणी लावली अशा प्रकारे सुवर्ण आणि रत्ने यांच्या अलंकाराने युक्त असलेल्या चांडाळाने मेरु पर्वताने संध्याकाळचे मेघ तारका चंद्र आणि आकाशगंगा याने युक्त असलेल्या आकाशाचे प्रतिबिंब रुपाने ग्रहण करावे त्याप्रमाणे त्या, त्या सुंदर स्त्रियांचे चित्त आकर्षित करून घेतले त्यावेळी अंगावर मूल्यवान रत्ने पुष्पे आणि वस्त्रे धारण करणारा आणि विलासशील तरुणींनी वेढलेला तो चांडाळ एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे शिवू लागला पुढे तो चांडाळ राजसभेजवळ आला त्यावेळी ज्याप्रमाणे रस्त्यावरील प्रफुल्लित वृक्षा जवळ पानथर त्याप्रमाणे अष्टप्रधाना लवाजमानीशी त्याला सामोरे आले त्याने त्या चांडाला सिंहासनावर बसवले त्याला ब्राह्मणाकडून राजाभिषेक करला आणि देवाने इंद्राला ऐरावतावर बसून त्याची मिरवणूक करावी त्याप्रमाणे त्या चांडाला त्याच मंगल हत्येवर बसून त्याने त्याची थाटामध्ये राजधानीतून मिरवणूक काढली सारांश एखाद्या अरण्यातील मेलेले पुष्ट पुष्टहरिण अचानक सापडावे त्याप्रमाणे त्या चंडाला किर देशाचे राज्य अनायासाने प्राप्त झाले ज्याचे सर्वांग सुवासिक उठण्यामुळे संध्याकाळच्या मेघाप्रमाणे रमणीय दिसत होते आणि त्या नगरातील सुंदर स्त्रिया आपल्या कोमल हाताने ज्याचे पाय चुरण्यात घडून गेल्या अशा अवस्थेतला तो चांडल राजा त्या स्त्री समुदायामुळे सिंहिणीच्या कळपात असलेला सिंह एखाद्या प्रफुल्लित वेळ शोभावा त्याप्रमाणे त्या, त्या किरनामक नोभू लागला सिंहने विदारण केलेल्या हत्तीच्या गंडस्थळातून गळलेल्या मोर्त्यांनी ज्याचे सर्वांग विभूषित झाले आहे असा तो चांडा आपले पूर्वीचे सारे दुःख आणि चिंता विसरून गेला आणि सूर्याच्या किरणाने संतप्त झालेल्या हत्ती सरोवर दिसताच त्यातील अष्टप्रधान नागरिक यांनी युक्त असलेला तो चांडाळ त्या नगरात विषय पोहो घेण्यात दंग होऊन गेला लवकरच त्याचे राजतेज तोहोकडे पसरू लागले सर्व मांडलिक राजे त्याची आज्ञा शिरसावंदी मानवू लागले थोड्याच काळात नांद अष्टप्रधाना सुरुवात केली अशा रीतीने गवल नावाने त्या चांडालाने खीर देशाचे राज्य करायला प्रारंभ केला इथे श्री वासिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्व पंचे